श्री परमात्मने परमात मोहोय विगतो मम अर्जुन म्हणाला मजवर कृपा करण्यासाठी अध्यात्मनामक जे अत्यंत गुह्यज्ञान तुम्हाला सांगितले त्यांनी माझा मोह गेला ही भूता नाम शो मया। कमल हे कमलपत्र ने श्रीकृष्ण भूतांची उत्पत्ती व लय कसा होतो त्याचं वर्णन मी तुझ्यापासून विस्तारपूर्वक ऐकलं तसच तुझ ते अविनाशी महात्म्य हि ऐकलेत्मानमरमेश्वर द्रष्टुमिछामी ते रूप ऐश्वरम पुरुषोत्तम हे परमेश्वरा तू स्वतःचे जसे स्वरूप सांगितलेस तसे हे पुरुषोत्तम तुझे ते ऐश्वर युक्त स्वरूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो मन्यसेदीक्यम मया द्रष्टुमिती प्रभो योगेश्वर तो मे तम दर्शयाभो हे, हे योगेश्वर ते रूप मी पाहू शकेन असं जर तुला वाटत असेल तर तू अविनाशी असं तुझ रूप मला दाखव श्री भगवान उवाच पश्चिमे पार्थ रूपानी शतशोथ सहस्रश नानाविधानी दिव्यांनी नाना, नाना वर्णाकृतीने श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आता माझी नाना प्रकारची नाना रंगांची व नाना आकारांची शेकडो हजारो दिव्य रूपे तू पहा श्लोक सहावा पश्चादित्या रुद्रान अश्विन उमरुतस तथा बहुन्यदृष्टपूर्वाणी भारत हे भारत हे पहा बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार तसेच एकोणपन्नास मरुद गण तसेच पूर्वी न पाहिलेली अनेक आश्चर्य पहा एकास्थम जगत कृष्णम पश्चात सचराचरम, आचरम मे गुडाकेश गुड यष्टुम इच्छसी हे गुडाकेश गुडा आज येथे सर्व चराचर माझ्या देहात एकत्रित असलेले पहा आणि जे काही तू पाहू इच्छितोस तेही पहा न तु माक्ये द्रष्टु मने स्व चु दिव्य पश्चिम पण तुझ्या या डोळ्याने माझं विश्वरू पहायला तू समर्थ होणार नाहीस मी तुला दिव्य दृष्टी देतो त्या दृष्टीने तू माझा ईश्वरी योग पहा संजय उवाच एवन महायोगेश्वर हरि दर्शया पार्थाय दर्शयाूपमेश्वरम संजय म्हणाल हे राजा धृतराष्ट्र या प्रमाणे बोलून महायोगेश्वर व सर्व पाप्रे हरण करणाऱ्या श्रीकृष्णाने आपले परमश्रेष्ठ ईश्वारी स्वरूप पार्थाला दाखवले ते असे अनेक वक्त नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्या भरण दिव्यानेकोद्यता युधम ज्याला असंख्य मुख व डोळे आहेत ज्यामध्ये अनेक आश्चर्योत्पादक गोष्टी दिसत आहेत ज्यावर अनेक दिव्य अलंकार आहेत ज्याच्या हाती अनेक दिव्य शस्त्रास्त्रे सज्ज आहेत श्लोक अकरावा दिव्य माल्याबरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतो मुखम ज्याने दिव्य पुष्पहार व वस्त्रे धारण केली आहेत ज्याने दिव्य सुवासिक उट्या लावलेल्या आहेत जिकडे पाहवे तिकडे ज्याला तोंडेच तोंडे आहेत व ज्याच्या विशालपणाला सीमास नाही असे सर्व आश्चर्यानी भरलेले असे ते स्वरूप होते दिसत्र भवेतुगपदुत्थित सादृशि सा सहात्मन जर आकाशात एक हजार सूर्याची प्रभा एकेकाळी प्रकट होईल तर ती त्या महात्म्याच्या प्रभे सारखी काहीशी होईल का अपश्यवसिरे पांडवस्त त्यावेळी अर्जुनाने अनेक भागात विभागलेले सर्व जग त्या देवादि देवाच्या शरीरात एकत्र स्थित असलेले पाहिले तत सविस्मयाविष्टमा प्रण्य शिरसा दृतांकित झाला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले हात जोडून व मस्तक लवून प्रणाम करून तो श्रीकृष्ण न म्हणाला अर्जुन उवाच पश्यात व द सर्वांत विशेष संघान ब्रह्मानिशम कमला सनस्थम ऋषींचे सर्वांच्या अर्जुन म्हणाल हे देवा तुझ्या देहात सर्व देव तसंच भूतानचे विशेष समुदाय कमलासनस्थ ब्रह्मदेव ईश सर्व ऋषी आणि दिव्य सर्प मला दिसत आहेत श्लोक सोळावा अनेक बाहू उदर वक्त्र ने पश्यामिवंत मध्यम न पुनस्तवादी पश्या, ना पश्या विश्वेश्वर विश्वप तुला अनंत बाहू अनंत उदरे अनंत मुखे व अनंत नेत्र असलेला सर्व बाजूंनी अनंत रूपांचा असा मी पाहतो पण हे विश्वेश्वर हे विश्वूपा तुझा आदि मध्य अंतही मला दिसत नाही किरीटीनं गदिनं चक्रीण चशिं सर्वतो दीप्तिमंत पश्या दुर्निरीक्षम समंत दीप्तानला्युतीम प्रमेयम मला तू मुकुट गदा व चक्र धारण करणारा सर्व बाजूंनी प्रज्वलित अशा अग्नीप्रमाणे व सूर्याप्रमाणे तेजपुंज व लखलखणारा अपरंपार भरलेला व डोळ्यांनी पाहण्यास अशक्य असा सर्वत्र दिसत आहेस त्वमक्षरं परमं वेदितव्यम तमस विश्वस परम निधान शाश्वत धर्म पुरुषो मतो ज्ञेय असे श्रेष्ठ अविनाशी ब्रह्म तू आहेस तूच या विश्वाचा परम परमश्रेष्ठ आधार आहेस तू सनातन धर्माचा संरक्षक आहेस व अव्यय असा पुराण पुरुष तूच आहेस असं मला खात्रीनं वाटत आहे अनादिमध्यांतम अनंत वीर्य अनंत बाहुंश शिसूर्य नेत्र पश्यामि त हुताश वक्त्र स्वतेजसा विश्व मिदम मध्य आदिमध्यरहित अनंत शक्तींचा अनंत भुजांचा चंद्रसूर्य हेच ज्याचे डोळे आहेत व प्रज्वलित अग्नि हेच ज्याचं मुख आहे असा तू विश्वाला आपल्या तेजाने ताफित आहेस असे मी पाहत आहे द्याव्यापृथि व्योरीदमंतरम हि व्याप्तमत्वक दिश्च सर्व दृष्ट्याद्भुतम रूपमुग्रम तवेदम लोक त्रम प्रव्यथितमहामन परमेश्वर पृथ्वी व आकाश या सर्व अंतर आणि दहा ही दिशा तू एकट्याने व्यापून टाकलेली आहेस तुझे हे अद्भुत उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयभीत झाले आहे श्लोक एकवीस अमी चुरसंघा विशंती किचिद भीता प्राजलयो गृहंती स्वस्ती महर्षी सिद्ध संघ स्तुवंतीम स्तुती पुष्कला भी। हे देवांचे समुदाय तर तुझ्या मध्ये प्रवेश करीत आहेत त्यात कोणी भेभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत व मोठे मोठे ऋषी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असे म्हणून अनेक स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत रुद्रादि येश्वेशि नव मरुतशोष्मपा गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षनतेस्मिताश सर्वे रुद्र आदित्य वसु तसे जे साध्यगण आहेत ते विश्वेदेव अश्विनी कुमार मरुद्गण आणि पितर गंधर्व यक्ष असुर आणि सिद्ध यांचे समुदाय हे सर्व विस्मयचकित होऊन तुझ्याकडे पाहत आहेत रूप महत्वक्त्र ने महाबाहो बहुबाहु रुपाद बहुदरम बहुदंष्ट्रा कराल दृष्ट्या हे महाबाहू तुझे अनेक तोंडांचे व अनेक नेत्रांचे अनेक बाहू मांड्या व उदरे असलेले तसेच अनेक दाढामुळे विक्राळ दिसणारे अवाढव्य रूप पाहून सर्व लोक भयव्याकुळ होऊन गेले आहेत तसाच मीही व्याकुळ झालो आहे नफस्पृशम दीप्तमनेक वर्णम व्यात्तान नम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट प्र्यथिता धृतीम्न विंद शमम चष्णू हे hey विष्णू आकाशाला भिडलेले तेजस्वी अनेक वर्णानी युक्त जबडा पसरलेले प्रदीप्त विशाल नेत्रांचे अशा तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा व्याकुळ होऊन गेल्यामुळं माझा धीर सुटला आहे आणि शांतीही नाहीशी झाली आहे दंष्ट्रा निचते मुखानी दृष्टवैव कालसनिभानी तुझ्या दाढाने विकराळ दिसणारी व प्रलय काळच्या अग्निसारखी प्रदीप्त मुखे पाहून मी दिगमूर झालो आहे माझ्या मनाचे स्वास्थ्य ताहीसे झाले आहे म्हणून हे देवादि देवा, देवा जगनिवासा आता तू प्रसन्न हो श्लोक सव्वीसा अमी सर्वे वाव धृत राष्ट्रस पु सहैवावनेसीमोद्रोण सूत पुत्रस्तथ सहस्मदियपिध मुख्य वक्त्रे रमाणाविशांकरालानकाने केचिद्ल दशा संदृश्य ते, ते चूर्णतैरुत्तमांगे राजांच्या समुदायासह हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र तसेच भीष्म द्रोण कर्ण आणि आम्हाकडील सर्व मुख्य योद्धे या तुमच्या विक्राळ दाढांच्या अनेक भयंकर तोंडात त्वरेने शिरत आहेत व दातांमध्ये अडकून मस्तकांचा चुराडा झालेला आहे असे काही वीर मला दिसत आहेत यथानदी ना समुद्रमेव अभिमुखाद्रती तथा तवा विशंती ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक वेगवान प्रवाह हो, समुद्राकडेच धावत जातात त्याचप्रमाणे हे मनुष्य लोकातील वीर पुरुष तुझ्या प्रज्वलित मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत यथा प्रदी ज्वलनम पतंगा विशंती तथैव ज्याप्रमाणे पाखरे मोठ्या वेगाने अग्निमधे नाश पावण्याकरताच पडत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक देखील स्वतःचा नाश करून घेण्याकरता मोठ्या वेगाने तुझ्या अनेक मुखांमध्ये चिरत आहेत ग्रस तेजो आपल्या पेटलेल्या मुखाने गिरणारा तू सगळीकडून जिभल्या चाटीत आहेस तुझ्या उग्र दीप्ती आपल्या प्रखर तेजाने सगळे जग व्यापून चहोकडे तळपत आहेत श्लोक एकतीसा आख्याही मेको भवूप नमोस्त इच्छामी तव प्रवृत्ती हे देव श्रेष्ठ तुला नमस्कार असो माझ्यावर प्रसन्न हो असे भयंकर रूप धारण करणारा तू कोण आहेस हे जाणण्याची मला इच्छा आहे कारण तुझी ही करणे मला काहीच कळत नाही श्री भगवान कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकांसमाहर तुम्ही प्रवृत्त वृत्ते भविष्यती सर्व स्थिती प्रत्येश योध श्री भगवान म्हणाले मी लोकांचा संहार करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यासाठी मी निघालो आहे सैन्य सैन्यातून उभे असलेले हे सर्व योद्धे तू नसलास तरी म्हणजे तू युद्ध केले नाहीस तरी नाहीसे होणारच आहेत तस्माठ यशो लव जिवा शत्रुन भुक्व राज्य निहत पूर्व निमित्त म्हणून तू उठ यश मिळव आणि शत्रूना जिंकून धनधान्यने समृद्ध अशा राज्याचा उपभोगे मीच तर हे पूर्वी मारून टाकलेले आहेत हे सव्यसाची अर्जुना तू नुसता निमित्ताला कारण हो द्रोण चीष्म जयद्रथं कर्ण तथानस्व जयतोसी रणे सपत्ना द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण इत्यादी व इतर वीर मी पूर्वीच मारलेले आहेत त्यांना तू मार व्यथित होऊ नको युद्ध कर रनात तू शत्रूना संजय उवाच वचनम केशव्य कृतांजली किरीटी नमस्कृत्वा संजय म्हणाल श्रीकृष्णाचं हे भाषण ऐकून थरथर कापणारा हात जोडलेला असा अर्जुन नमस्कार करून सदगदित कंठने भीत पुन्हा पुन्हा वंदन करून श्रीकृष्णाला म्हणाल श्लोक छत्तीसवा अर्जुन स्थाने कश तव प्रकिर्त्या जगत प्रेक्षा भीता दिशो द्रवंती सर्व नमस्य सिद्ध संघा अर्जुन म्हणाल हे श्रीकृष्ण तुझा गुणवर्णनान जगाला अतिशय हर्ष होतो व ते त्यात अनुरक्त होतात भयभीत झालेले राक्षस दश दिशांना पळ करतात आणि सर्व सिद्धांचे समूह तुला प्रणाम करतात हे योग्यच आहे कस्माच ते नेरन महात्मन ब्रह्मनो प्यादि कर्त्रे अनंत देवेश जगनिवास तरम सदस हे अनंत देवादि देवा ज्या देवा, अर्थी सत्व असत आणि व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे ते अविनाशी तत्व तेही तूच आहेस त्या अर्थी अतिशय श्रेष्ठ व ब्रह्मदेवाचाही आदी करता असा जो तू त्या तुला हे का बरे नमस्कार करणार नाहीत तमादि देव पुरुष पुराण विश्व परम निधान वे वेद्यम चरम चम तयात तम विश्वमंतूप तू आदिदेव पुराण पुरुष विश्वाचा आधार विश्वाला जाणणारा व जाणण्यास योग्य आणि परमोच्च धाम आहेस हे है अनंतरूपा तूच हे सारे विश्व व्यापून टाकलेले आहेस वायुर्यमोगनिवृण शशांक प्रजापतिस्त प्रितामह नमो नमस्तेस्त सहस्रकृत्व पुनश्च भूय नमो नमस्ते तूच वायू यम अग्नि वरुण व चंद्र आहेस तूच ब्रह्मदेव व पितामह हि आहेस तुला हजारो वेळा नमस्कार असो आणि पुनरि तुला नमस्कार असो पुन्हा पुन्हा नमस्कार असो नम पुरस्तादथ पृष्ठतस्ते तस्ते सर्वत ए सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त सर्व समापनोशी ततशी सर्व हे सर्वात तुला समोरून पाठी मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो कारण तुझा पराक्रम गणित वशक्ती शक्ती अपार असून तू सर्व आहेस त्यामुळे सर्व रूप आहेसित्वादव हे, हे, हे सखेती अजानता महिमान तवेदम मया प्रमा प्रण वापी यथम सत्कृत एको येत तुझा हा महिमा न जाणणाऱ्या माझ्याकडून तुला बरोबरीचा मित्र समजून मी तुला हे कृष्णा हे यादवा हे मित्रा असा सलगिन व अमर्यादपणे जे काही बोललो असेल हे अच्युत त्याचप्रमाणे क्रीडा शयन आसन भोजन इत्यादी प्रसंगी एकांती किंवा सर्वांसमक्ष मी जर थट्टेनं तुझा जो अपमान केला त्याबद्दल अचिंत्य प्रभाव अशा तुझी मी क्षमा मागतो पितासी लोकसरा तमस्य पूज्यश गुरुर्गरी नवस्त्याभ्यधिक कुतो लोक त्रयप्य प्रतिम्रभाव तु या चरा, चरा जगाचा उत्पादक पूज्य आणि श्रेष्ठ गुरुंचा गुरु आहेस तीनही लोकांत तुझ्यासारखा अप्रतिम प्रभावशाली असा कोणीही नाही मग तुझ्याहून वरचड कोण असणार तस्मा प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसाद येमी सख्यु प्रिय प्रिया म्हणून मी तुला परमपूज्य परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करीत आहे देवा पिता जसे पुत्राचे किंवा मित्र जसे मित्राचे व प्रिय मनुष्य जसा प्रिय मनुष्याचे अपराध सहन करतो तसे माझे अपराध तू सहन करावेस अदृष्टपूर्व हृषी तोस्मि दृष्ट हे देवेशा श्री कृष्ण पूर्वी कधी न पाहिलेले असे तुझे विश्वरूप पाहून मी हर्षित झालो आहे आणि माझे मन भयाने भयाकुळही झाले आहे म्हणून हे देवा हे जगन निवासा आता प्रसन्न हो आणि आपले ते पूर्वीचे स्वरूप मला दाखव श्लोक सेहेळीसाव किरीटीनम गदिनम चक्रहस्तम इच्छामी द्रष्टुम अहम चतुर्भुन सहस्र बाहो भव विश्वमूर्ते मस्तकावर मुकुट धारण केलेला व हाती गदा चक्र घेतलेला अशा तुला मी पाहू इच्छितो हे सहस्र हे विश्वमूर्ते तू त्या चतुर्भुजन रुपानीच आता प्रकट हो श्रीभगवान उवाच मयासन्ने तवार्जुनेदम रूप दर्शित आत्मयोगात तेजोमयं विश्वम तेजोमयम विश्वमनंत मापूर्व श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यावर प्रसन्न झालेल्या अशा मी माझे परमश्रेष्ठ तेजोमय विराट असीम व अपूर्व असं रूप माझ्या ईश्वरी सामर्थ्यानं मी तुला दाखवलं हे रूप तुझ्या वाचून इतरांनी कुणीही पूर्वी कधी पाहिलेलं नाही नवेद न वेद यज्ञयनैर्न दान चक्रियाभीर्न तपो है। एवं रूप शक्य अहम नृलोके द्रष्टुं तुरुप्रवीर हे श्रेष्ठ कुलवीर वेदानी यज्ञानी स्वाध्यायानी दानानी विधियुक्त कर्मानी अथवा उग्र तपानी सुद्धा माझा हे रूप तुझ्याखेरीज मृत्युरोकी दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही माते व्यथा माच विमूढ भावो, ृष्ट्रीनस्वश्य माझे हे भीषण रूप पाहून घाबरू नकोस गांगरू नकोस भय सोडून संतुष्ट मनाने तू माझे पूर्वेचे रूप पुन्हा पाहा संजय इर्जुन वासुदेव तथोक्त स्वक रूप दर्शयामास भूय आश्वासयामास चीमेन भूत्वा पुन सौम्य वपुर महात्मा संजय म्हणाला याप्रमाणे भाषण करून वासुदेवाने पुन्हा अर्जुनाला आपले स्वरूप दाखवले त्या महात्म्याने पुन सौम्य देह धारण करून भयभीत झालेल्या त्याला धीर दिला श्लोक एकावनव अर्जुन उवाच दृष्ट मानुष तव सौम्य जनादन इमस्मिचे अर्जुन म्हणाला हे जनादन हे तुझे सौम्य मानव रूप पाहून माझं मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे श्री भगवान उवाच सुदर दर्शमिदम रूप दृष्टवानसीन मम देवा आपल्या रूप दर्शन काँक्षिण श्री भगवान म्हणाले जे तू पाहिलेस ते माझे हे रूप पहावयास मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे देव देखील सदोदीत या रूपाच्या दर्शनाविषयी उत्कंठित झालेले असत नाहम वेदैर तपसा ने जक्यधो द्रष्टुं दृष्टवा नसी माम यथा माझे हे रूप जसे तू पाहिलेस तसे वेदाध्ययनाने तपाने दानाने किंवा यज्ञाने कोणी पाहणे शक्य नाही तत्वे प्रवेष्टुंच परंतप पण हे शत्रुजापना अर्जुना केवळ अनन्य भक्तीनेच या प्रकारे मला यथार्थपणे जाणणे पाहणे व माझ्याठाई प्रवेश करणे शक्य आहे मत्कर्मकृत मत्परमो मदभक्त पांडव। हे अर्जुना, जो सर्व कर्मे परमेश्वराचीच आहेत या बुद्धीने कर्म करतो मत मतपरायण होऊन राहतो माझी भक्ती करतो आसक्ती रहित असतो आणि अखिल प्राणी मात्र वैर करीत नाही तो मला येऊन मिळतो हरी ओम भगवत ब्रह्म तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिष्सु ब्रह्मविद्यायागश्शास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे दर्शन योगो नाम एकादशोध्याय